पुस्तक मंगल प्रभात लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील मंगलप्रभात एरोडे तुरुंगाचे गांधीजींनी एरोडे मंदिर नाव पाडले तेथे त्यांनी बाहेरची काही वर्तमानपत्रे वाचायला मिळत आणि आश्रमातूनही पत्रेसपत्रे येत असत तरी पण एकंदरीत त्यांनी हा निवृत्तीचा काळ सूत्रयज्ञ सरक्याची भक्ती आणि गीतेचे मनन यामध्ये व्यतीत केला असे म्हणण्यासारखं नाही याच मुदतीत साबरमती आश्रमाच्या जीवनामध्ये अधिक चैतन्य भरण्याची आवश्यकता आहे अशा अर्थाची मागणी एका दोघा बंधूंनी केल्यावरून त्यांनी आश्रमवासियांना साप्ताहिक पत्रे लिहिण्यास सुरुवात केली कोणतेही कार्य सुरू केले की मग ते नियमित झालेच पाहिजे असा गांधीजींचा आग्रह असतो तदनुसार दर मंगळवारी सकाळच्या प्रार्थनेनंतर एक प्रवचन लिहून धाडण्याचा त्यांनी संकल्प केला या संकल्पाचे प्रथम फळ म्हणजे आश्रमाच्या व्रतांचे त्यांनी केलेले विवेचन होय ते व्रतविचार या नावाने प्रसिद्ध झाले नमुनेदार कैदी या नात्याने सरकारला सर्वतोपरी निश्चित करून सोडणाऱ्या गांधीजींनी तुरुंगातून स्वदेशीवर काहीही न लिहिण्याचा निर्णय केला त्यामुळे रथविचारामध्ये तेवढी एक गोष्ट राहून गेली होती बाहेर आल्यानंतर त्यांनी स्वदेश एक लेख लिहून दिला जो निवजीवनमध्ये प्रसिद्ध झाला आह या आवृत्तीमध्ये तो लेख भरीला घातला असल्याने आश्रमरथांचा विचार संपूर्ण झाला आहे वर सांगितल्याप्रमाणे ही प्रवचने मंगळवारी सकाळी लिहिली जात असतात त्यावरून या प्रवचन संग्रहाचे नाव मंगल प्रभात असेच ठेवले असे आहे आपल्या राष्ट्रीय जीवनामध्ये घोर निशेचे साम्राज्य पसरले होते अशावेळी ज्या व्रतांनी राष्ट्रीय जीवनामध्ये आशा आत्मविश्वास स्फूर्ती व धार्मिकता यांचे वातावरण उत्पन्न केले त्या व्रतांनीच अखेरी एक अभिनव संस्कृतीची मंगल सुरू केली असे आपण मांडल्यास त्यात जरा तरी अतिशक्ती आहे कालकर का का